पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेंद कव्हाणकर तंत्रातवीचा एक राजा राज्य करीत होता त्या राज्यात पद्म सरोवर नावाचे एक सरोवर होते ते नेहमी कडक पहाऱ्यात असे कारण त्यात सोन्याचे हंस राहत असत दर सहा महिन्यांनी ते प्रत्येकी एक सोन्याचे पीस टाकीत असत एक दिवस तेथे ते राहण्यासाठी एक मोठा सोन्याचा पक्षी आला त्याला ते हंस म्हणाले आमच्या मध्ये तू येऊ नको कारण दर सहा महिन्यांनी एक सोन्याचे पीस देण्याच्या करारावर आम्ही सरोवर भाड्याने घेतले आहे त्या पक्ष्याचे आणि तेथील हंसाचे बोलण्यावरून बोलणे वाढून मोठे भांडण झाले शेवटी तो पक्षी राजाकडे गेला आणि त्याला शरण जाऊन म्हणाला राजा ते हंस मला म्हणतायत राजाला आम्ही भाडे देत आहोत तेव्हा राजा ते काय वाकडे करणार मी त्यांना सांगितले असे बोलणे तुम्हाला शोभत नाही मी राजाला जाऊन सर्व सांगेन आता तुम्ही काय तो निर्णय द्या त्याचे राजा नोकरांना म्हणाला दारे त्या हंसांना मारवून माझ्या हजर करा आज्ञेप्रमाणे त्याचे नोकर सोटे घेऊन गेले त्यांना येताना पाहून त्यातील एक वृद्ध हंस म्हणाला बाबांनो हे चांगले झाले नाही आता आपण इथून निष्ठून जावे हे उत्तम त्याप्रमाणे ते हंस उडून गेले आणि राजा मात्र सोन्याच्या पिसांना मुकला संपून ब्राह्मण म्हणाला म्हणून म्हणतो की ज्याचे रक्षण करणे योग्य आणि फायद्याचे असते त्याचे बोलून तो, तो ब्राह्मण आपल्या दररोजच्या सरावाप्रमाणे दूध घेऊन त्या वारुळाजवळ गेला आणि मोठ्या आवाजाने त्या नागाची स्तुती करू लागला त्याची स्तुती ऐकून तो नाग वारुळातूनच म्हणाला ब्राह्मणा तू पुत्र बाजूला चालून इथे आला आहे तो दिनाऱ्यांच्या लोहामुळे यापुढे तुझे आणि माझे सच्य राहणे शक्य नाही तुझ्या मुलाने तारुण्य सुलभ अतिरेकाने माझ्यावर प्रहार केला आणि मी त्याला चावलो त्याचा प्रहार मी कसा विसरेन आणि तू ही पुत्र शोक कसा विसरशील आता तू आलाच आहे तेव्हा तुला मी एक अतिशय मौल्यवान हिरा देतो तो आणि पुन्हा इथे येऊ नको इथे बोलून नागाने त्या ब्राह्मणाला एक बहुमोल हिरा दिला आणि ब्राह्मण आपल्या मुलाच्या कृत्याची निंदा करीत घरी गेला गोष्ट संपवून रक्ताक्ष म्हणाला म्हणून म्हणतो ही पेटलेली चिता आणि दुखावलेली फणा यांची जोपर्यंत आठवण आहे तोपर्यंत पुन्हा मैत्री होणार नाही तेव्हा माझा सल्ला असा आहे की त्याला मारून टाकल्याने होईल रक्ताक्षाचे बोलणे ऐकल्यावर राजाने रुद्राक्षाला विचारले तुझे काय मत आहे रुराक्ष म्हणाला रक्ताक्षाने दिलेला सल्ला अगदी निर्दय आहे कारण शरणागताला मारणे योग्य नाही एका कबूतराने शरण आलेल्या शत्रूचे रक्षण करून त्याला आपले स्वतःचे मांसही अर्पण केले राजाने विचारले हे कसे सुरक्ष म्हणाला नाही सात